वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एक्क्याऐंशी वा ज्या दिवशी नांदीमुख श्राद्ध समारंभ झाला हो त्या जा दिवसाची रात्र थोडी असताना मंगल स्तुती गायनांचे चांगले जाणकार असलेल्या सुतमागधाने भरताची स्तुती आरंभली रात्र संपल्याची जाणीव करून दिल्या दुंदुभीवर सुवर्णाची टिपरी मारून त्यांनी नाद उत्पन्न केले शेकडो शंख फुंकले आणि उच्च आणि मंद स्वरांची वादे वाजवली तो आकाशभरून टाकणार असा तुतार यांचा घोष ऐकून संतप्त भरताच्या मुलाला अधिकच वेदना झाल्या जागा झालेल्या भरताने तो सर्व घोष थांबवला मी राजा नाही असे त्यांनी सांगितले आणि तो शत्रुघ्नाला म्हणाला शत्रुघ्ना कैकेने लोकांचा किती मोठा अपकार केला हे पहा माझ्यावर सर्व दुःखे टाकून दशरथ महाराज निघून गेले त्या महात्मा धर्मराजाची राज ही राजलक्ष्मी जी धर्मावर अधिष्ठित आहे ती पाण्यात सुखाणुधारी नसलेल्या नावेसारखी एक फिरत आहे आमचा जो महाराज स्वतः राम त्यालाही आज मातेने धर्म सोडून मनात आकडून गेले करताना दीन मोठमोठ्याने तो विला राजधर्म जाणणाऱ्या महायशवंत वशिष्ठाने इश्वाकू राजाच्या सभागृहात प्रवेश केला ते सभागृह सुवर्णाने मढवलेले आणि रत्नगडीचं देवसभेसारखे रम्य असे होते त्या गृहात त्या धर्मात्म्याने आपल्या शिष्यगणांसह प्रवेश केला सर्व वेद पारंग असेल ब्राह्मण क्षत्रिय योद्धे अमात्य सेनान या सर्वांना काळजीपूर्वक सत्वर घेऊन या आपल्याला अगत्याचे काम करायचे राजपुत्र शत्रुघ्नासहित कीर्तिमान भरत युधाजीत सुमंत्र <coughs> आणि जे कोणी हिते असतील त्यांना घेऊन या बोलावण्याप्रमाणे लोक रथातून घोड्यावरून हत्तीवरून असे येऊ लागले तेव्हा मोठा कोलाहल माजला भरत येत असलेला पाहून इंद्र येताना पाहून देवाने करावा तसा प्रजाजनाने मोठा आनंद व्यक्त केला दशरथाविषयी असाच आनंद पूर्वी व्यक्त करीत प्रचंड सागरी मासा आणि सागरी हत्ती पोटात असलेल्या स्थिर जलाच्या रत्न शंख शुभ्र वालुका कोण असलेल्या मोठ्या सरोवरांसारखी ती दशरथाच्या पुत्रांनी शोभणारी सभा पूर्वी दशरथ असताना जशी होती तशी झाली अयोध्या खंडाचा एक्याऐंशी वासर्ग समाप्त